पुस्तक बापूजींचे आशीर्वाद दररोज करता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भाग एक बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार संपूर्ण गांधी साहित्य खंड अठ्याहत्तर कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी खंड पंच्याऐंशी ई पुस्तक नोव्हेंबर वीस ईश्वराची नावे अनेक आहेत परंतु एकाच नावाचा शोध घ्यायचा तर ते नाव आहे सत्य म्हणून सत्यच ईश्वर आहे नोव्हेंबर 21, एकोणीसशे चौरेचा शिवाय सत्याचे मुळीच ज्ञान होऊ शकत नाही यामुळेच अहिंसा परमो धर्म अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे म्हणतात नोव्हेंबर 22, एकोणीसशे चौरेचा सत्याचा शोध आणि अहिंसेचे पालन या गोष्टी ब्रह्मचर्य अस्तेय अपरिग्रह निर्भयता सर्व धर्मांबद्दल समान आदरभाव अस्पृश्यता निर्मूलन आणि अशाच इतर गोष्टी शिवाय शिवाय अशक्य आह नोव्हेंबर त्विस एकोणीशे चौर ब्रम्हचर्याचा अर्थ इथे मनसा वाचा कर्मणा इंद्रियनिग्रह आहे एखादा माणूस शारीरिक दृष्टीन ब्रम्हचारी असूनही अंतःकरणाने अपवित्र असू शकतो त्याला खरा ब्रम्हचारी म्हणता येऊ शकत नाही नोव्हेंबर चोवीस एकोणीसशे असते याचा अर्थ केवळ चोरी न करणे असा होत नाही माणसाला ज्याची गरज नाही ते घेणे ही सुद्धा चोरी आहे आणि चोरीत तर हिंसा भरलेलीच आहे नोव्हेंबर पंचवीस एकोणीसशे चौरेच्या अपरिग्रह म्हणजे आज आपल्याला ज्याची गरज नाही त्याचा संग्रह न करणे नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे चौरेच्या निर्भयतेत सर्व प्रकारच्या भीतीचा समावेश होतो मृत्यूची भीती शारीरिक इजा होण्याची भीती उपासमारीची भीती अपमानाची भीती लोक लोकनिंदेची भीती भूताखेटाची भीती कोणाच्या कोपाची भीती या आणि इतर सर्व भीतीपासून मुक्त होणे म्हणजे निर्भयता नोव्हेंबर सत्तावीस एकोणीसशे चौऱ्याच्या आपण आपल्या धर्माबद्दल जसा आदरवा बाळगतो तसाच इतरांच्या धर्माबद्दलही बाळगला पाहिजे केवळ सहनशीलता पुरेशी नाही नोव्हेंबर अठ्ठावीस एकोणीशे अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे केवळ हरिजनांना स्पर्श करणे नसून त्यांच्याकडे आपल्या रक्ताच्या व्हावंडाप्रमाणे पाहणे आहे वेगळ्या शब्दात आपण आपल्या भावा बहिणीला जशी वागणूक देऊ तशीच वागणूक त्यांना देणे कोणीही उच्च नाही कोणीही खालचा नाही नोव्हेंबर एकोणतीस एकोणीशे योग चित्तनिरोध हे पतंजलीच्या योगदर्शनमधील पहिले सूत्र आहे योग चित्तवृत्तीचा निरोध आहे म्हणजे आपल्या मनात उठणाऱ्या तरंगांवर नियंत्रण ठेवणे त्यांना दाबणे याला योग म्हणतात नोव्हेंबर 30, एकोणीसशे चौरेचा ज्या माणसाच्या मनात इच्छांच्या लाटा उत्पन्न होत राहत असतात त्याला सत्याचे ज्ञान कसे होऊ शकते मनात तरंग निर्माण होणे हे सागरात वादळ निर्माण होण्यासारखे आहे वादळात जे नावाडी सुखांवर ताबा ठेवू शकतो तोच सुरक्षित राहू शकतो याचप्रमाणे चित्त अशांत असताना जो राम रामनामाचा आधार घेतो तो जिंकतो डिसेंबर एक एकोणीशे चौरेच्या वृक्षन की मतले म्हणजे वृक्षांपासूनही पाठशी हे भजन मनन करण्यासारखे आहे वृक्ष उन्हात राहतो आणि आम्हाला सावली देतो आम्ही काय करतो डिसेंबर दोन एकोणीसशे मिथ्या ज्ञानापासून आपण चार हात दूर राहिलो पाहिजे मिथ्या ज्ञान ते आहे जे आपल्याला सत्यापासून दूर ठेवते डिसेंबर 3, एकोणीसशे चौरेचाळ सत्याचे ज्ञान करता, आपण संतांची चरित्रे वाचली पाहिजे आणि त्यावर चिंतन केले पाहिजे डिसेंबर 4, एकोणीसशे चौरेचाळ ईश्वर जेव्हा स्वतःच्या तोंडाने सांगतो की मी सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे तेव्हा आपण वैर कोणाशी करणार डिसेंबर पाच एकोणीशे मीराबाईंकडून शिकण्यासारखा सर्वात मोठा पाठ हा आहे की तिने ईश्वराकरता आपल्या सर्वस्वाचा पतीचा सुद्धा त्याग केला होता डिसेंबर सहा एकोणीसशे चौऱ्याच्या श्रद्धेने माणूस काय मिळू शकत नाही तो सर्व काही करू शकतो डिसेंबर सात एकोणीसशे चौऱ्याच्या श्रद्धेने माणूस पर्वतही चढून जाऊ शकतो डिसेंबर आठ एकोणीसशे जो माणूस कोणत्याही एका गोष्टीवर निष्ठापूर्वक काम करील त्याच्यात अखेरीस कोणतीही गोष्ट मिळविण्याची शक्ती येईल डिसेंबर नऊ एकोणीसशे चौर्याच्या खरे सुख बाहेरून मिळत नाही आतूनच मिळते डिसेंबर दहा एकोणीशे चौऱ्याच्या ज्या माणसाचे सत्व हरवते त्याचे सर्व काही हरवते डिसेंबर 11, एकोणीशे चौऱ्याच्या सरळ मार्ग जितका सोपा असतो तितकाच कठीण जर असे नसते तर सर्व लोकांनी सरळ मार्गाचेच अनुसरण केले असते डिसेंबर बारा एकोणीशे दया धरम का मूल हे असे तुलसीदास म्हणाले आहेत आणि ते पुढे म्हणतात तुलसी दया न छंडिये जब लग देह में प्राण दयेची भीक मागणारे आपण सर्वकशी दया करणार आणि कोणावर दया करणार डिसेंबर तेरा एकोणीशे चौरेच्या एक भगिनी म्हणते मी प्रार्थना करत होते परंतु आता प्रार्थना करून सोडून दिले आहे मी विचारले का ती म्हणाली कारण मी स्वतःला फसवत होते उत्तर अर्थातच बरोबर होते परंतु फसवणे का बंद करू नये प्रार्थना का बंद करावी डिसेंबर चौदा एकोणीसशे चौरेचा कालचे भजन अतिशय गोड आणि मननीय होते ते म्हणते ईश्वर ना तर देवळात राहतो ना मशिदीत राहतो ना आत राहतो ना बाहेर तो जर कुठे राहतच असेल तर तो साध्या बोळ्या उपाशी तापाशी माणसाच्या तहान बुकेत राहतो त्यांची तहान बुक पटवण्याकरता आपण रोज कताई करूया अथवा ओठांनी रामनामाचा जप करत करता अशाच प्रकारचे कोणते तरी काम करू डिसेंबर पंधरा एकोणीसशे चौऱ्याच्या लाजेमुळे म्हणा की भीतीमुळे सामान्यपणे आपला खोटेपणा सुटत नाही याचे काय कारण असावे त्याऐवजी मौन धारण करणे वा न घाबरता आपल्या मनात जे असेल ते बोलणे हे अधिक चांगले होणार नाही काय डिसेंबर सोळा एकोणीसशे चौऱ्याच्या एक थेंब ज्याप्रमाणे दुधाला विषमय करून टाकतो त्याचप्रमाणे थोडेसे असत्य माणसाचा नाश करून टाकते डिसेंबर 17, एकोणीसशे चौर्याच्या चांगल्या गोष्टींकरता वेळ देणे आपल्याला खटकते परंतु व्यर्थ गोष्टींच्या आपण मागे लागतो आणि त्यात आपल्याला मजा वाटते डिसेंबर 18, एकोणीसशे चौर्याच्या माणूस ईश्वर नाही त्याला तसे म्हणू नका परंतु त्याच्या दैवी शक्तीपासून तो वेगळा नाही डिसेंबर एकोणीस एकोणीसशे संतांची प्रवचने ऐका धर्मग्रंथांचा अभ्यास करा आणि विद्वान व्हा परंतु तुम्ही तुमच्या अंतकरणात ईश्वराला विराजमान केले नसेल तर तुम्ही काहीही मिळवले नाही डिसेंबर वीस एकोणीशे चौरेचा आपणा सर्वांना मुक्तीची इच्छा असते परंतु मुक्ती म्हणजे काय हे मात्र नेमकी आपल्याला माहीत नसते जन्ममृतूच्या फेऱ्यातून मुक्ती हा तिच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे डिसेंबर एकवीस एकुणीश एकोणीसशे भक्त कवी नरसय्या म्हणतात ईश्वराच्या भक्ताला जन्मभरणाच्या फेऱ्यातून मुक्ती नको असते तो त्याला वारंवार जन्म मिळावा अशी त्याची विनवणी असते या यादृष्टीने पाहिले तर मुक्ती काही वेगळेच रूप घेते डिसेंबर बावीस एकोणीसशे चौरेच्या गीतेच्या मुक्तीचा अर्थ पराकाष्ठेची अनासक्ती असा आहे आणि हाच अर्थ आपल्याला ईशोपरिषदाच्या पहिल्या मंत्रात आढळतो डिसेंबर तेवीस एकोणीसशे अनासक्ती कशी वाढ सुख आणि दुःख मित्र आणि शत्रू आपला आणि परका या सर्वांना समान समजल्याने अनासक्ती वाढते यामुळेच अनासक्तीचे दुसरे नाव समभाव आहे डिसेंबर चोवीस एकोणीसशे चौरच्या ज्याप्रमाणे भिंदूंचा समुदाय म्हणजे समुद्र होतो त्याचप्रमाणे मैत्री करून आपण मैत्रीचा सागर निर्माण करू शकतो आणि जगात सर्व मैत्री करून राहिले तर जगाचे रुपच बदलून जाईल डिसेंबर 25, एकोणीसशे आज नाताळाचा दिवस आहे आपण सर्व धर्म समान आहेत असे मानतो यामुळे करता राम कृष्णाप्रमाणे हा दिवस सुद्धा वंदनीय आह डिसेंबर सव्वीस एकोणीसशे चौरेचाळ करता आजार ही लाजेची गोष्ट असली पाहिजे आजार हा कोणत्यातरी दोषाचा सूचक असतो ज्याचे तनमन पूर्णपणे स्वच्छ असते त्याला आजार व्हायलाच नको डिसेंबर सत्तावीस एकोणीशे विचार हे सुद्धा आजाराचे चिन्ह आहे यामुळे कुविचार आपण टाळले पाहिजे डिसेंबर अठ्ठावीस एकोणीसशे चौरेचाळ कुविचारापासून सुटण्याचा अचूक उपाय रामनाम आहे या नावाचा केवळ ओठांनी उच्चार होऊ नये तर ते अंतकरणातून उत्स्फूर्तपणे निघाले पाहिजे डिसेंबर एकोणतीस एकोणीसशे चौरेचा व्याधी अनेक आहेत वैद्य अनेक आहेत आणि उपचारही अनेक आहेत आपण जर सर्व व्याधी एकच आहेत आणि तिला मिटणारा वैद्य एकच रामाय असे समजलो तर अनेक झंझटीपासून मुक्त होऊ डिसेंबर तीस एकोणीसशे चौरेच्या आश्चर्य आहे की वैद्य मरतात डॉक्टर मरतात तरीही मागे आपण गिरट्या गाळत असतो परंतु जो राम मरत नाही नेहमी जिवंत राहतो आणि जो अचूक वैद्य आहे त्याला मात्र आम्ही विसरून जातो डिसेंबर एकतीस एकोणीसशे याहूनही आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण मरणारच आहो हे माहीत असूनही वैद्य अधिकांच्या औषधांनी जरी आम्ही अजून काही दिवस काढू शकत असल्यामुळे आपण इकडून तिकडे पळत असतो